पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील त्यागातून दलितांचा उद्धार जेल जेलमध्ये एक तामिळ मित्र भेटला त्याला एक महिन्याची सजा होती तो दुःखी असे त्याची माझी मैत्री झाली मी त्याच्याजवळ बोलत असे तामिळ भाषेतील गोष्टी सांगा असं मी त्याला म्हणे तामिळ भाषेतील प्रख्यात कादंबऱ्यातील काही गोष्टी सारांश रुपाणी त्याने मला सांगितल्या त्या गोष्टीपैकी बेबी सरोजा ही आहे तामिळ भाषेतील या नावाची कादंबरी फार प्रख्यात आहे व बेबी सरोजेचा तामिळमध्ये बोलपटही आहे असे तो मला म्हणाला तो बोलपट मला पाहायला मिळाला असता तर किती छान झाले असते परंतु तो पाहता येईल तेव्हा येईल सध्या तर ही गोष्ट मी महाराष्ट्रातील मुलांना देत आहा बेबी सरोजाशिवाय इतर नावे मी स्वतंत्र वापरली आह माझ्या मित्राने सांगितलेली गोष्ट आठवून तीच फेरफार करून थोडीफार बर घालूनही देत आह कथेचा जागा मित्राने सांगितलेला विस्तार माझा त्या माझ्या तामिळ मित्रास अनेक प्रणाम त्याने सांगितलेल्या इतर गोष्टी आठवल्या तर त्याही देईन परंतु पुढे साने गुरुजी